स्कंध पाचवा अध्याय विसावा जगाच्या कल्याणाचे वर्णन जन्मेजे म्हणाला हे मुनी श्रेष्ठ देवीचा प्रभाव आणि जगात शांती उत्पन्न करणारा देवीचा वर हे ऐकून आपण कथन करीत असलेले भगवती पुराण ऐकण्याची इच्छा अधिकच वाढली भवानी गुप्त झाल्यावर देवानी काय केले पुण्याच्या साठ्याशिवाय देवाचे चरित्र मानवाना ऐकायच मिळत नाही खरोखरच हे कथानक श्रवण केले तरी अमरत्व प्राप्त होईल जे हे सादर करीत नाहीत त्यांचा धिक्कार असो देव आणि मुनी यांच्या रक्षणासाठी अवतरलेली आणि मानवांना तारणारी जगदंबिका हिचे चरित्र कृतज्ञपूर्वक ऐकावसे वाटते जे या संसारसागरात अनेक मार्गाने पीडित असतील त्यांनी हे अंबिका चरित्र श्रवण करावे त्याचप्रमाणे राजांनी हे ऐकावे ज्यांनी पूर्वजन्मी उत्कृष्ट उन्द चंपक पुष्पे बिलवदले ज्यांनी भगवतीचे पूजन केले नाही त्यांना दारिद्र्य रोग ह्या पिढा होत असतात ते दुसऱ्याचे गुलाम होतात उदरभरणा इतकेही त्यांना मिळत नाही भगवतीचे स्मरण आणि आराधना जे करीत नाहीत ते अंध मूग बहिरे लंगडे कुष्टी आणि दुःखी होतात ज्यांनी अंबिकेचे पूजन केले ते राजभोग समृद्धी यांनी युक्त असतात हे निश्चित म्हणून हे व्यासमुने आपण दयाळू आहात तेव्हा मजवर कृपा करून आपण देवीचे पुढील उत्कृष्ट चरित्र कथन करा महिषासुराचा वध झाल्यावर देवानी पूजी ती महालक्ष्मी कुठे गेली अंतर्धान पावल्यावर ती भोनेश्वरी स्वर्गलोकी राहिली की मृत्युलोकी। वा तेथेच लय पावली अथवा हिमालय वैकुंठ येथे केली व्यास म्हणतात मणिद्वीप मनोहर असे स्थान आहे तेच देवीला अत्यंत प्रिय आहे त्याच ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना स्त्रीत्व प्राप्त झाले आणि पुनरपी पुरुषत्व मिळाले असे ते द्वीप सुधासागर आहे त्या ठिकाणी अंबिका अनेक रुपे धारण करून क्रीडा करीत असते तेथेच ती मायाशक्ती राहिली ती सर्वेश्वरी गुप्त झाल्यावर देवांनी सूर्यवंशातील पराक्रमी राजाला पृथ्वीपती केले तो शत्रुहन नावाचा राजा सर्वगुण होता त्याला महिषाच्या राज्यावर बसवले नंतर सर्व आपल्या स्थानी परत गेले त्यानंतर पृथ्वीवर धर्मराज्य सुरू झाले प्रजा सुखी झाली वेळेवर पाऊस होऊन धनधान्याची समृद्धी झाली वृक्षलता बहरल्यामुळे सुखदायक वाटू लागल्या गै विपुल दूध देऊ लागल्या शीत जलाच्या नद्या सरळ मार्गाने वाहू लागल्या ब्राह्मण वेदरहस्य जाणून यज्ञ पालन करू लागले क्षत्रिय आपल्या नीतीने वागू लागले राजे दानधर्म करून न्यायाने वागू लागले आणि प्रजाहित दक्ष झाले सर्व प्राणी ही मिळून मिसळून राहिले गायीचे गोठे खिल्लानानी व्याप्त झाले हे जन्मजय राजा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे सर्वही ही भूतलावर देवीविषयी तत्पर राहू लागले भूप्रदेश यज्ञभूमीनी युक्त झाले स्त्रिया सत्यनिष्ठ सुशील पतिव्रता झाल्या पुत्र धर्मनिष्ठ आणि माता आज्ञा पाळू लागले भूमीवर पाखंडी आणि अधार्मिक मिळेनात वेद आणि शास्त्रे यांची चर्चा होऊ लागली दैन्य आणि कुविचार यांचा अभाव झाला सर्वत्र प्रजा सुखी झाली यथाकाळी मरण प्राप्त होऊ लागले सुरुधानचा वियोग होईनासा झाला अनावृष्टी दुर्भिक्ष आणि महामारी यांचा अभाव झाला रोग परस्पर विरोध मत्सर भाव यांचा नायनाड झाला स्त्री पुरुष परस्पर सुखाने राहू लागले स्वर्गात क्रीडा करणाऱ्या चहाडखोर विषय लंपट आणि गर्विष्ट लोक मुळेच दिसेनासे झाले वेदांचा द्वेष करणारे पापी निपसतात सर्वजण धार्मिक आणि देवसे सात्विक राजस तामस तिन्ही प्रकारचे लोक वेदवेते आणि कर्मदक्ष झाले सात्विक ब्राह्मण दयाशील आणि इंद्रिय दमन करणारे होते ते धर्मतत्पर आणि सात्विक अन्न घेऊन यज्ञ करीत कधीही पशुयज्ञ करीत नसत दान अध्ययन यजन या तिन्ही कर्माविषयी ते दक्ष राहू लागले राजस ब्राह्मण ही वेदसंपन्न षटकर्मनिष्ठ आणि क्षत्रियांचे पुरोहित होऊन यज्ञामध्ये क्षत्रिय तत्परतेने प्रजेचे पालन करीत होते वैश्य वाणिज्य वृत्तीने निर्वाह करीत असत ते गोरक्षण आणि कृषी ही कार्य करीत काही व्याजपट्टा करीत अशा प्रकारे महिषासुराचा वध झाल्यावर सर्व पृथ्वीवर आनंदी आनंद आणि समृद्धी सुख नांदू लागले प्रजेतील भय नाहीसे झाले धनप्राप्ती होऊ लागली गायीची पैदास विपुल दूध देणारी होऊ लागली नद्या विपुल उदकानी युक्त झाल्या वृक्षांना पुष्कळ फळे येऊ लागली मानव रोगरहित झाले मानसिक दुःखे संपली संकटे नाहीशी झाली व्यास म्हणतात भगवतीच्या कृपा प्रसादाने घडलेल्या जगाच्या विस्ताराने वर्णन केले ते आता संक्षेपाने एका श्लोकास सांगतो नपयाती प्राणी नेप्य काले सकल विभय सदैव निगमविहित धर्मे तत्परा चंडिका या चरण सरसी जाना सेवने दक्ष अकाली मरेना से निरोगी राहू लागले वेद विहित धर्माविषयी सर्वही तत्पर राहू लागले आणि चंडिकेच्या चरण कमलाच्या ठिकाणी सर्वही दक्षतेने आपले मन लावू लागले अध्याय विसावा समाप्त